पाहिजे ते माग त्याने काय मागितलं ठोक आहे का तो म्हणतो भगवंता माझ्या राजधानीच रक्षण याच्या पुढे आपण करावं असतो त्याच्या राजधानीच नाव शोणितपूर तेव्हा त्याच्या ते नगरीचं रक्षण करायचं काम भगवंतानी स्वीकारलं आणि तेव्हापासून भगवान शंकरांचा मुक्काम शोणितपुरामध्ये बस एक दिवस शंकरांची पूजा करत असताना हा बाण काय म्हणाला ठोक का त्याला हजार हात होते तो शंकरांना म्हणतो की माझ्या भुजांचा कंडू शमवेल असा कोणीतरी वीर मला युद्धासाठी गाठ पडायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे शंकर म्हणताय ते अरे तुला अशी अवधस का आठवली रे बाबा म्हणाले पण आता तू माझ्याजवळच मागणी केली असते बाबा म्हणाल तुला तसा गाठ पडेल म्हणाले वीर तुझ्या रथाचा ध्वज ज्या वेळेला आपोआप मोडून पडेल त्यावेळेस तुला असा वीर गाठ पडेल हा जो बाण आहे या बाणाला एक उषादामाची कन्या होती तीन मगाशी अनि स्वप्ना मध्य पति या नात्या उसे ना ना। जागी ती अः प्रिय करा तू कुड़ी जागी तीजी मैत्रिणी होती अः बा प्र, प्रधान होता मुलगीव होती तिच नाव चित्रलेखा तिने विचारलं अगं काय झालं तर तिनं सांगितलं की असं असं झालं माझ्या स्वप्नामध्ये असा एक पुरुष आला तेव्हा मी आता त्याच्या शोधामध्ये आहे आता त्याला शोधायचं कसा स्वप्नामध्ये आलेला ओळखायचं कसं मग तिने तिनं सांगितलं तिचं नाव चित्रलेखा होतं आणि ते नाव सारस होतं लक्षात घ्या तिच्याजवळ चित्रकलेची विद्या होती ती म्हणाली मी त्रैलोक्यातल्या सुंदर म्हण संपन्न अशा पुरुषांची चित्र काढते आणि त्यातला तू आहे का बघ सांग तिनं पहिल्यांदा देवादिकांची चित्र काढली हा ऐका हा ऐका नवी नाही नाही काय आणि गमत अशी बघा हो चित्रकलेची किती पराकाष्ठा आहे कमाल मर्यादा काय त्यातल्या चार दोन रेषा बदलायच्या लगेच दुसरं चार दोन रेषा बदलायच्या लगेच तिसरं या पद्धतीनं समोर तिनं चित्र ठेवायला सुरुवात केली हा ऐका नाही हा ऐका नाही हा ऐका नाही त्या हातगिरीची खेरापत असती की नाही केळं पेरू डाळीं शेतापळ कसल्या उसळी कसल्या भाज्या कसल्या वड्या कसल्या नव्वे नव्वे नव्वे नव्वे तसं आपलं दर वेळेलाही नाही नाही म्हणतीय तिने गंधर्वांची चित्र काढली नाही यादवांची चित्र काढायला सुरुवात केली भगवंताचं चित्र काढलं थोडीशी ज्याला फॅमिली सिमिलॅरिटी म्हणतात थोडीशी जाणवली परंतु हा पुरुष नाही प्रद्युम्नाचं काढलं आणखी जराजवळ गेलं परंतु हा नाही अनिरुद्धाचं काढलं लाजे चूर झाली म्हणे तिनं बिन सांग बिन बोलताच खाली मान घालून हाच तो पुरुषी तिनं पक्क सांगून टाकलं बस ही चित्रलेखाजी जी होती तिच्याजवळ जशी चित्रलेखेची विद्या होती तशी तिच्याजवळ आणखी एक योगिनींची विद्या होती त्या विद्येच्या योगानं तिनं केलं काय हा अनिरुद्ध आपल्या महालामध्ये झोपलेला असताना मंचका सकट त्याला उचलला आणि उषेच्या महालामध्ये आणून ठेवा उषा अनिरुद्ध आता उषेच्या महालामध्ये राहत आहेत ही उषा गर्भवती राला रक्षण जो रक्षक होते बाणाकड़ तक्री आम कर्तव्या ही कसूर के लिए नहीं तरी सुधा असा प्रकार का बणासूर अपने बरबर कहीं योद्धे बरबर घना तो उषे महाला आला आला तो क्या उषा अनिरुद्ध सारे पाठ खेल बसले थे तो आग आल्यानंतर अनिरुद्धाला कल्पना आली पुढच्या प्रसंगाची तो उठला तो पराक्रमी पराक्रमे शिवणासारखा पराक्रमी होता सगळे जे कोणी युद्ध योद्धे होते सैनिक होते सगळ्यांचे मुडदे पाडले त्यांना खलास शेवटी त्या बाणानं या अनिरुद्धाला नागपाशाने बद्ध केला आणि कैदेत टाकला नारद महर्षी द्वारके म्हणे मध्ये भगवंताकडे गेले येतं या नारदा या नारदा या स्वागत वगैरे केलं आसन ग्रहण करा आसन दिलं आणि मग नारदाने बसल्यावर चौकशी करायला सुरुवात केली मग काय कसं काय ठीक आहे ना सगळं मग हा कुठं आहे तो कुठं आहे असं करता करता जरा चौकशी करताना अनिरुद्ध कुठं आहे म्हणाले अनिरुद्ध अनिरुद्ध अरे अनिरुद्धाला जरा बोलवा म्हणले भगवान सांगतात अनिरुद्धाला जरा बोलवा शोधाशोध सुरू केली अनिरुद्ध कुठं दिसत नाही आहे कुठे गेला केव्हा होता सकाळी होता का न होता काल होता का न होता केव्हा होता काय कोणाच्या लक्षातच ये ना तुम्हाला सांगतो अहो भगवंताचा परिवार केवढा ठेव का भागवतकारांनी वर्णन केले सोळा हजार एकशे आठ पुत्र आणि एक कन्या एवढा प्रचंड परिवार तो अनिरुद्ध केव्हा एक नारदांनी सांगितलं हुड़कुनकार नकार म्हणाले सहा महिने झाले बाणासुराच्या कैदेत पडलाय तो म्हणाले असूय म्हणाले झालं मग त्याच्या नगरीवर स्वारी करायचं ठरलं महाराज आणि मग भगवान भगवान आले शोणीपुरावर स्वारी करून आणि त्यावेळेला मग त्याच्या नगरीचं रक्षण करायची जबाबदारी भगवान शंकरांनी घेतली ती आणि मग त्यावेळेला ते झालेलं हरिहरांचं पुराण प्रसिद्ध युद्ध भगवतकरांनी इथं वर्णन केलं यानी निरनिरा अस्त्र टाकाउंटर का, अटैक दुसरी अस्त्र टाका करता करता भगवान शंकर अपला माहेश्वर ज्वर तो भगवंता सैन्य सोड़ा अपने संगत भगवंता जे सैनिक होते सगैंत टेम्परेचर जुड़े महाराज बगितर भगवंता हो ने अपला सेवक शीतज्वर नावा तो माहेश्वर ज्वरा वोड़ा माहेश्वर ज्वराज शीतज्वरा कुस्ती तो माहेश्वर ज्वर अगली जरझेर हो गहाराज लक्ष भगवंता की स्तुति के लिए बर का हि जी स्तुति है ज्वरार स्त्रोत्र भाविक लोक ही जी स्तुती आहे त्यात शेवटी मी म्हणून दाखवणार राहायचे श्लोक त्यात भगवंतांनी असं त्या जोराला सांगितलेलं आहे की म्हणाले तुझ्या माझ्यामध्ये हा जो झालेला संवाद आहे त्या तो त्याचं स्मरण किंवा त्याचं पठण जो करेल त्याला तुझ्यापासून यापुढे त्रास होता कामा नाहीये म्हणून भाविक लोक घरात जर कोणाला टेम्परेचर आलं असेल तर हे स्तोत्र म्हणून अंगारा नमि् अनंत शक्ती परेशम सर्वात्मान कवल ज्ञप्तीत विश्वोत्पत्ती स्थान संरोधय ब्रह्म ब्रह्मलिंग प्रशांत काळो दैव कर्म जीव स्वभाव द्रव्य क्षेत्र प्राणात्मा विकार तत्सो बीजरो प्रवाहस्त मायेषा तन्षेधं प्रपद्ये नानाभवैर्लीलयोपन देवान साधून लोकसेतून विवर्षी हंस्युनर्गा हिंसयातमानान जनै तत्ते भार भूमे तप्तो हते तेज सा दुस्सेन शा तोग्रेण त्युबणेन ज्वरेण तबो दिहिनातेमूल नो सबेरियादाशाब्द्री भगवाच त्रिशिरस्ते प्रसन्नोस्मी व्येतु मजबराद्भयो नौ स्मरती संवादंत्यन्न भयं भय यानंतर बाणस्वराचं आणि भगवंताचं युद्ध झालेलं आहे भगवंताने त्याला हजार जे हात होते ते झाडाच्या फांद्या छाटतात त्याप्रमाणे छाटून टाकलेले आहेत फक्त शिवभक्तामध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्याचे त्याचं काहीतरी वैशिष्ट्य राहावं म्हणून चार हात त्याला शिल्लक ठेवले बाकीचे हात सगळे छाटून टाकलेले आहेत शेवटी त्यानं भगवंताला नमस्कार केलेला आहे आणि ती उषा अनिरुद्धाला अर्पण केलेली आहे भागवतकार पुढे म्हणाले एकदा भगवान असे अभे मे बसले एक दूत भगवंता बोलून घर भगवंता हाथ जोड़े जरासंधा कैदे आठशे राजनी जरासंधा तावड़न अपनी सुटक्या सुटका, सुटका करनाबद्ल अपने प्रार्थना के लिए जरासंधान अपने कैदे मध्य वीस हजार आठशे राजे या तो बड़ी देना होता लक्षा घयानंती संगित भगवंता निरोप संगित गारद महर्षि नारदाच स्वागत के भगवंता नारदा ने संगित भगवंता धर्मराजा ने तुम्हारा आमंत्रण दिल ते राजूर्य कराए मना तुम्हारे बोलने लगे भगवान विचार करता है आता पैलदा को वीस हजार आठशे राज पैलदा जाए धर्म राजा क्या उद्धवाच सला बर का उद्धव राजण पटू सह धर्म राजाक जाए वीस हजार आठशे राज उद्धवांनी सांगितलं हो म्हणाले असाय राजसू यज्ञ करायचा म्हणजे असा तू काय सहजासहजी होतो का सगळे राजे जिंकावे लागतात त्यावेळेला राजसू यज्ञ करायला येतो तेव्हा सगळे राजे जिंकायच्या कामामध्ये जरासंधाचं काम आपाप होऊन जाते म्हणाले काय काळजी करायचं कारण नाही भगवान गेलेले धर्मराजाकडे धर्मराजानं आपल्या मनातला राजस्व यज्ञाचा विचार बोलून दाखवला भगवंताने मोठ्या आनंदानं अनुमती दिलेली महाराज आणि त्यानंतर धर्मराजाने सहदेव नकुल अर्जुन भीम हाक्रमे दक्षिण पश्चिम उत्तर पूर्व या देश दिग्विजया पठवले महाराज फक्त फैसला आता जरा वाटेला जाए नहीं बस बाकी सगे राजे जिंकून आ आता त्या जरासंधा जिंका पारिपत्य कर भगवंत ने भगवान स्वतः भीमसेन अर्जुन वेश-पालटले, वेश ब्राह्मणाच वेश धारण के लिए जरासंधा दाना वेलाइनी जो उभरे आए जरासंध दान दे देते एक एक ब्राह्मण पुढ़ चल भगवान समोर आते बोला त्यावेळेला भगवंतानी सांगितलं जरासंधाला राजा म्हणाले आम्ही अन्नार्थी ब्राह्मण नाही हे ऐकल्यानंतर तू असं चेहऱ्याकडे बघायला लागला भगवंताचा बघू नको म्हणाले माझ्याकडे मी सांगतो कोण आहे ते हा मी कृष्ण हा माझं अर्जुन पलीकडे भीमसेनाय म्हणाले तरीच तुला कुठं तरी बघितल्यासारखं वाटतंय म्हणतोय कोण म्हणतोय जरासंध अरे काय बघितल्यासारखं वाटतंय अठरा वेळेला पराभूत होऊन गेलायच पळ रडांगणात बर ठीक आहे म्हणाला काय हरकत नाही काय पाहिजे तर भगवंतांनी सांगितलं आमच्या तिघांच्या पैकी कोणाशीही तू द्वंद्वयुद्ध करायचंस मान्य आहे पण म्हणाला कृष्णा तुझ्याशी मी लढणार नाही का तर तू माझ्यासमोर पळ काढलेलास केव्हा अठराव्या खेपेला प्रवर्षण प्रवतावर भगवान गेले म्हणून सांगितलं ना तर त्या वेळेला तेव्हा काही काही पैलवान असे असतात त्यांच्या नियम असा असतो आपण ज्याला एकदा पाडल त्याच्याशी उभ्या आयुष्यामध्ये पुन्हा कुस्ती करायची नाही तसं तो म्हणाला मी तुझ्याशी काय लढणार नाही बरं हा अर्जुन म्हणजे काय माझ्या दृष्टीनं अगदी पोर आहे म्हटलंय याच्याबरोबर कुस्ती करून मी जरी जिंकलो तरी काय मला काय त्याचं काय विशेष क्रेडिट नाही म्हणाला काय उपयोग नाही भीमसेन माझ्याशी तुल्यवाळा आहे म्हणाला मी त्याच्याशी युद्ध करतो काय हरकत नाही ठरलं शस्त्रागारामध्ये तो गेला दोन सारख्या प्रचंड गदा आणून समोर ठेवल्या भीमसेनाला सांगितलं तुला पाहिजे ती यातली उचल पडावे भीमसेनाने एक गदा घेतली उरलेली गदा ह्यांनी घेतली आणि दोघ जण गावाबाहेर गेलेले आहेत आणि युद्धाला सुरुवात झाली महाराज बघा सूर्या सूर्योदयाला युद्धाला सुरुवात व्हायची सूर्यास्ताला संपायचं सत्तावीस दिवस पर्यंत युद्ध चाललेलं आहे महाराज हा तसा सामर्थ्य संपन्न होता सव्वीस दिवस झाले महाराज भीमसेन म्हणतात सूर्यास्तानंतर युद्ध थांबायचं त्यावेळेला भीमसेन भगवंताला म्हणतात भगवंताला म्हणाले काय आटपायचं लक्षण दिसेना की आता काय करायचं भगवान म्हणाले उद्या आणायचं म्हणाले याला उद्या काम खतम दुसरे दिवशी युद्ध सुरू झालं त्यावेळेला भीमसेनाचं आपल्याकडे लक्ष आहे बघितल्यानंतर भगवंतानी तिथं पडलेली एक काडी घेतली आणि अशी उभी चिरली आणि टाकून दिली बस समजणाऱ्याला समजलं भीमसेनाने जरासंधाला अडवा पाडला त्याच्या पायावर एक पाय दिला आणि दुसरा पाय हातात धरून अक्षरशः त्याला फाडला करून टाकून दिली जरासंधीचा सहदेव त्याला राज्यावर बसवलेला आहे आणि त्याच्या कैलेमध्ये असणारे जे वीस हजार आठशे राजे त्यांची मुक्तता केली आहे या राजाने भगवंताची के स्तुती केली आपण रोज आपल्या नमनामध्ये किंवा म्हणतो तो किंवा इतर त्री लोकान पाठसले्लोक है कृष्णा वासुदेवाय हरे परमात्में प्रणत क्लेश नाशा गोविंदा नमो नम हा श्लोक हा राजा ने भगवंता की जी स्तुति के लिए सुयज्ञा कार्यक्रम ठरला सहदेवा ने भगवंता अग्रपूजे मान दवा प्रस्ताव मानला सगळ्यांनी त्याला अनुमती दिली फक्त त्या सगळेमध्ये असलेल्या शिशुबळाला त्यानं ऑब्जेक्शन घेतलं आणि भगवंतावर तोडसुख घ्यायला सुरुवात केली लोकांना ऐकवेना त्याला मारायला धावले लोक भगवंतानी सांगितलं थांबा म्हणाले भगवान बोट घालतायत पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव त्यानं एक एक शिवी द्यावी भगवंताला भगवंताने एक आकडा पुढचा मोजायचा हो आहे शेवटी आणि दरवेळेला तो काय म्हणायचा सपर्या कथमरती सपर्या कथमरती म्हणजे हा असा असा असणारा हा हा अग्रपूजेचा मानकरी कसा ओळू शकतो आणि शेवटी काय म्हणायला ठोकायक तो माझ्या नावनं जिला हळद लावली ती त्या रुक्मिणीला यांना पळवून नेली व्यास भगवंतानी आपल्या हातातलं सुदर्शन चक्र सोडलं त्याचं मस्तक धडा वेगळं केलं सगळ्यांच्या देखत त्याच्या शरीरातून निघालेली प्राणज्योत भगवंताच्या शरीरामध्ये विलीन झाली व्यास त्यानंतर राजसुय पार पडलेला आहे या यज्ञामध्ये भगवंतानी स्वत कड पत्रावर उचलायचं काम पकडलं घेतलेलं होतं बरं का असं हा शाल्व जो होता त्याचाही रुक्मिणी विवाहाच्या प्रसंगी जरासंधादी बाकी ज्यांच्या राजांच्या बरोबर पराभव झालेला होता म्हणून त्यानं <coughs> निर्यादवी पृथ्वी करायचं ठरवून भगवान शंकरांची आराधना करून त्यांच्यापासून एक सौभ नावाचं विमान प्राप्त करून गेलेलं होतं हे विमान असं होतं की त्याची गती कुणाला सांगता यायची नाही घटके तिथं तर घटकेत तिथं ते गुप्त व्हायचं हो सगळ्या अस्त्रा शस्त्रांनी सज्ज विमान त्यानं प्राप्त करून घेतलेलं होतं भगवान इकडे धर्मराजाकडे असतानाच त्यानं द्वारकेवर स्वारी केलेली होती भगवंताला काहीतरी आपशकून जाणवले म्हणून भगवान गेले धावत धावत त्या शालवन द्वारके सवारी के भगवंता ने रणांगण गाठला एक प्रहार त्या शालवा केला तो रक्त लागला। दुसरा प्रहार करना इतक मधे तो शालव गुप्त थोड़ा वे एक तिथ दूत यड़ भगवंता संगा लगला कि मैं देव की माते न पठवले कि निरोप दिलास कि शालवान वसुदेवान पकड़न बंदी कर एवढा त्यानं निरोप दिला आणि तो निघून गेला इतक्या मध्ये तो शार्व त्या ठिकाणी प्रत्यक्ष आला वसुदेवाना घेऊन आला आणि त्यानं भगवंताला आव्हान दिलं की तुझ्या अंगात काय धमक असेल तर तू तु, तुझ्या पित्याचे प्राण वाचव असं म्हणून त्यानं वसुदेवांचं मस्तक धडा वेगळं केलं बस भगवंताला म्हणे शोक झाला भगवत शोकाचार्य राजा मैं जसा ऐकला तिहार तुला संगत परज्ञावृत्ति का परम्त्मा शोक संभव भगवंता ने विचार के सी जी है शालवा की मया है पुनः भगवंता ने गाठला सोभ विम विमान तुकड़े के लिए मस्तक धड़ा वेग है शालवा वध के कववारदंत आला वक्रदता विदुरथ आला वध के, के अशा रीती काल पुतनेसनतेदुरथापर्संख्य मुदे भगवंता पड़ ले बरासा भूभार भगवंता ने हरण किया जो भूभार है तो अर्जुनाक भारतीय युद्धा नहीं सरा चाहिए भगवत्कार भक्तजना अत्यंत प्रियंधाम कथा संपेस घर एक पांच सात मिनट मध्य हरिचा सुखा हरि सखा सुदा ब्राह्मण निस्पृह आत्मज्ञानी होता ग्रही यदर्ला सर्वसुखाते सत चरित्रे हो पावन परम पवित्रे हो। सुधाम देव भगवंता से बामित्र संसार है परंतु घर में गरिबी की परिस्थिति है महाराज त्यांची स्त्री त्यांना म्हणायची की आहो हा भगवान द्वारकाधीश गोपालकृष्ण तुमचा अगदी लंगोटी यार आहे बालमित्र आहे असं तुम्ही सांगता म्हणाले दरवेळेला सांगता तुम्ही त्याच्याकडे जावा अहो एवढा द्वारकाधीश भगवान त्यानं आपल्याला अत्यल्प जरी दिलं तरी आपल्याला ते किती कि प्रचंड होईल म्हणाले तुम्ही जावा त्याच्याजवळ काहीतरी मागा सुदान मनामध्ये कधीही आलं नाही की आपण जावं आणि भगवंताकडनं काही मागून घ्यावं पण एक दिवस तिनं हट्ट धरला बरोबर आहे तिची चूक नाही आहे काही कारण रोज तिला संसार चालवायचा म्हणजे रोज काहीतरी शिजवणं भाग आहे आज काय शिजवायचं असा प्रसंग येतोय दरवेळेला तिनं आज हट्ट धरला तुम्ही जावाच म्हणाली स्वरामदेव मनाशी विचार करतायत आता काय करावं बरं म्हणाले जातो परंतु सुधाम देवांच्याही मनामध्ये असं नाही बरं का की आता आपण जायचं आणि त्याच्याजवळ काही मागायचं मनाशी विचार केलाय असं की अरे कॉलेजमधन बाहेर पडल्यापासून आपली त्याची गाठच नाही बरेच दिवस झाले आता किती वर्ष झाली महाराज त्यानिमित्तानं भेट होईल म्हणून जाऊया असं ठरवलं ते म्हणतायत स्त्रीला अग म्हणाले असं आहे की रिक्त पाणी ही न गच्छेत राजान देवता गुरु राजाकडे जायचं असलं देवतेकडे जायचं असलं सद्गुरूंच्याकडे जायचं असेल तर रिकाम्या हाताना जायचं नसतं म्हणून आपल्याकडे पद्धत आहे बघा देवाला जायचं असेल तर मग काय असेल केळं असेल सुपारी असेल मुठभर तांदूळ असेल काय काय असे ना चार आणि आठ आणि काय असेल ते देवासमोर ठेवायला जाताना घेऊन जायचं अशी पद्धत आता हल्ली सगळ्या पद्धती बदलल्या नाही असं नाही काय आता हे लोकांना ही पद्धतही ठोक देवासमोर जाऊन ठेवायचं असतं आता लोकांना एवढं सांगायची पळीली आहे की तुम्ही देवाला जाताना काही घेऊन जावा अगर न घेऊन जावा पण निदान येताना तितल काय उचलून आणू नका म्हणजे असं म्हणायची पाळी आलेली सुधामदे विचारता येतं अग काय घरामध्ये आहे का <laughs> <laughs> द्यायला का तर काय घरात काय नव्हतो ह्या गाडग्यात हात घाल त्या गाडग्यात हात घाल काय मिळेल ना थांबा म्हणाली शेजारी काय मिळते का म्हणून गेली कोण देणार हिला जर काही दिलं तर ते परत येणार नाही याची खात्रीच आहे हो कोण देणार नाही योगायोगानं एका ठिकाणी एक बाई पोहे पाकडत बसली ती तिथेही गेली आणि अहो एक काय थोडस द्यायला आहे का त्या बैला आता अवघड असं झालं होय म्हणायची पंचायत नाहीये म्हणायची पंचायत मग तिनं काय केलं चार मोठी पोहे पोहे नाही पोहे पाकडताना पुढं चुरा नाक पडतो की नाही पाकड करत खाली पडतं त्यातलं चार मोठे उदारांत करणानं तिनं तिला दिलं उदारांत करत हे येणार नाही याची खात्री मनाची बाळगून हा म्हणजे त्याची आशा ठेवली नाही तिनं तिनं देऊन टाकलं चार मुठी तिनं आपल्या पगरामध्ये ते घेतलं घरी आली सुदामदेवानं म्हणती बघा वळ मी एवढं हे एवढं घेऊन जावं सुधामदेवाने आपलं उपरण असं पसरलं एका कोपऱ्यामध्ये तिनं ते चार मुठी जे काय मिळालेलं होतं ते घातलं त्याची पुरचुंडी केली सुधामदेवाने अशी खा खाक्यामध्ये ठेवली महाराज हातामध्ये काठी घेतली आणि सुधामदेव निघाले बरे का कुठं द्वारकेला निघालेत महाराज कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय नामस्मरण करत करत सुधामदेव निघालेत द्वारकेच्या वेशीवर आलेत महाराज द्वारके संरक्षण व्यवस्था इतकी चोख होती है तुम्हाला संगत की भगवंता अनुमतिशिवा द्वारके व्याला प्रवेश न होता बर का परंतु ब्राह्मणाला मज्जाव ना सुमदेव आत मतर रक्षक ने कई अड़वल नहीं रक्षकान सुदाम विचारता है द्वारकाधि भगवंता प्रसाद कुछ संगली हा समोर राजमार्ग गेला समोर जो प्रसाद दिता तो भगवंता प्रसाद है होगा आणि मग सुदामदेव परत निघालेत भगवान म्हणे दिवाणखान्यामध्ये समोर बसलेले असे मंचग्रावर बसलेले आहेत बघतायत सुदामदेव जसे जवळ आले तेवढं भगवंत त्यावेळेला भगवंताच लक्ष गेलं अरे सुदामदेव आलेत लक्षात आलं मंचगावरन पर्यंकावरनं त्यांनी खाली ओडी टाकली आपल्याला सांगतो आणि प्रासादाच्या पायऱ्या चांगल्या दहा पंधरा पायऱ्या पळत पळत धावत धावत धावत उतरले पळत पळत पळत गेले आणि सुदामदेवांच्या जवळजवळ कडकडून आलिंग दिलं मी आपल्याला सांगतो अहो सुदामदेवा म्हणाले काय गमत आहे बघा दोन नारायणांची भेट आहे एक साक्षात लक्ष्मी नारायण आणि दुसरा दरिद्र नारायण लक्षात घ्या कडकडून मिठी मारली महाराज सुधारम देवा अहो तुम्ही येणार मला कळवलं असतं आधी काहीतरी फोन बिन तयार केले असती काहीतरी मी गाडी घेऊन आलो असतो की हो तुम्हाला न्यायला म्हणाले हा? हाताला धरलो महाराज सुधारमदेवांच्या हाताला धरून पायऱ्या चढून प्रासादामध्ये आणलं आपल्या मंजकावर बसवलं पर्यंकावर बसवलं या कृष्णस्त्रिया विचार करतायत हे कोण हे पाप्याचं पितर दिसतंय याचं कधी याला कधी बघितलं नाही हा पर्यंकावरून उडी काय टाकतोय धावत धावत पायऱ्या काय उतरतोय पळत पळत जातोय काय कडकडून मिठी काय मारतोय हाताला धरून घेऊन काय येतोय आपल्या पर्यंकावर बसवतोय काय कळेच का, ना त्याला त्या असं कावऱ्या वावऱ्याहून बघतायत भगवान सांगतायत बघताय काय म्हणाले आधी पूजेची तयारी करा म्हणाले आधी भगवंतानी पूजेची तयारी करा म्हटल्यानंतर झालं लगबगीनं पूजेची तयारी करायला लागल्या भल मोठं सुवर्णाचं तब घेतले महाराज भल मोठं सुवर्णाचं घंगाळ घेतलेलं आहे भरझरी रेशमी वस्त्र घेतलेलं आहे चांगला असा सणसणीत गुलाबाच्या फुलांचा हार घेतलेला आहे गुला पेढ्याचा पोडा घेतलेला आहे सगळी हळद कुंकू चंदन कस्तुरी वगैरे सगळे अशी सगळी पूजेची तयारी केली महाराज पूजेची तयारी केल्यानंतर भगवान सुदामदेवांच्या पायाशी खाली जमिनीवर बसले बर का ते गंगाळा पुढं ओढलं महाराज सुदामदेवांचे पाय त्या गंगाळ्यामध्ये भगवान त्यांनी आपल्या हाताने धरलेत रुक्मिणी देवीनं खूण केली सुवर्ण पा सुवर्ण कलश पाण्यानं भरलेला त्याने ओतायला सुरुवात केली भगवान सुदामदेवांचे पाय चोळून चोळून चोळून चोळून धुतायेत स्वच्छ केले पाय स्वत शेल्यानं महाराज टिपलेत ते डोकं टिकून नमस्कार केला कुंकवाचं बुर ठेवून त्याच्यावर स्वस्तिक काढले महाराज दोन्ही पावलावर उठलेत सुदाम देवांच्या कमाळावर गंध केवा ला लावला गळ्यामध्ये गुलाबाचा हार घातला महाराज भरजरी रेषमी वस्त्र पांघरलं तो पेढ्याचा पुढा होता तो सोडला दोन पेढे सुदामदेवांच्या मुखामध्ये घातले पुन्हा एकदा नमस्कार केला आणि मग सुदामदेवांच्या जवळ भगवान बसलेत आणि मग बोलायला सुरुवात केली महाराज काय सुदामदेवा म्हणाले अहो किती दिवस झाले तुमची आमची गाठ पडून कॉलेज मधन बाहेर पडलो किती वर्ष झाली नाही म्हणाले हळूच विषय काढला भगवंतांनी म्हणाले सुधामदेवा काय तुम्ही विवाह वगैरे केला का नाही म्हणाले सुधामदेव म्हणाले हो केला म्हणाले केला भगवान म्हणतायत मग आम्ही तुमचे एवढे जीवश कंठाचे मित्र जीवलक मित्र तुम्हाला ठोक होत तुम्ही विवाहाच्या वेळेला आम्हाला पत्रिका सुद्धा पाठवली नाही म्हणाले आम्हाला नाही तुम्ही बोलवलं सुदामदेव म्हणाले होय चुकलंच म्हटले काय झालं सांगतो ज्या वेळेला सुदामदेव आले ते त्यावेळेला एक विचार त्यांच्या मनामध्ये असा आला भरका की हा आपला बालपणीचा सौगळी आहे जीवचे कंठाचे मित्र आहे म्हणून आपण मोठ्या हौसेनं हक्कानं त्याला भेटायला निघालोय परंतु आपण जातोय हा आपल्याला ओळख दाखवेल ना असा एक विचार मनामध्ये आवा त आवा लक्षात घ्या असं होतं कॉलेजमध्ये अगदी जीवस्चे कंठस् मित्र असतात चार चार वर्ष एका रू रूम पार्टनर असतात अगदी सांगतो हॉस्टेलवर राहिलेले असतात चार चार वर्ष एकत्र राहतात कोर्स संपल्यानंतर मग तुझे फोन नंबर माझे फोन नंबर तुझ्या जवळ घ्यायचे एकमेकाला फोन करायचे आपण एकमेकाला नेहमी ने भेटायचं आपण वर्षात नाही एकदा का होईना गेट टुगेदर करायचं वगैरे हे सगळं ठरवायचं बरं का सगळं ठरवतात झालं हे आपल्या उद्योगाला लागतात ते आपल्या उद्योगाला लागतात आणि होता होता अक्षरशः सांगतो तीस तीस चाळीस चाळीस वर्ष एकमेकाला एकमेकाला पकता असत नाही सांगतो आणि त्यानंतर जर कधी गाठ पडली आणि दुर्दैवान जर त्या तोघे आर्थिक परिस्थिति जर जमीन आसमान फरक पड़ला पड़ा तर अपने सामतो मनस ओ पटली तरी दाख नहीं था। हाँ सुधाम अरे अपना हालपणी का सौंगी भो आज तो द्वारकाधीश है अपन जर गर अपने दाखे ना मना विचार आला परंतु वगोनता ने जे स्वागत बगित अक्षरशाह कड़कड़ मिठीका मार्ली महाराज पूजा काय केली त्यामुळं सुदामदेवांची भीड जरा चेपली ती बरं का भगवान विचारतायत सुदामदेवा तुम्ही लग्न केलं म्हणताय आम्हाला नाही तुम्ही आमंत्रण केलं सुदामदेव म्हणाले होय म्हणाले आमचं चुकलंच म्हणाले चुकलंच खरं म्हणजे आम्ही तुम्हाला बोलवायला पाहिजे होतं पण चुकलं आता बरं दुसरी एक गोष्ट अशी म्हणाली की आमची चूक जी होती ती सुधारायला आम्हाला वाव नव्हता आमची झालेली चूक सुधारायला आम्हाला संधी नव्हती का संधी नव्हती तर आमचं झालं जे लग्न ते फर्स्ट अँड फायनलच होतो येतच लग्न देवा तुमची किती झाली हो म्हंटले सोळा हजार एकशे आठ तुम्ही आम्हाला एकदा तरी बोलवला का म्हटले आपली बाजू आपल्यावरच उलटली आहे बघितल्यावर भगवंत विषय बदलला बदल चौथे म्हटले आता ते आता दुसरा विषय म्हणाले म्हणाले वहिनीने आम्हाला काही खूप आठवलाय की नाही वैदीने खाऊ पाठवलाय की नाही म्हटल्यानंतर सुधामदेवानी इथं पुरचुंडी ठेवलेली होती अशी आसा हात धरला महाराज पुन्हा विषय बदलतायत काहीतरी विषय बदलला सुधामदेवाना असं वाटलं तर हो ते ऐश्वरे त्याचं बघितलं मनामध्ये संकोच निर्माण झाला की आपण आणलेली पुरचुंडी भगवंतासमोर कशी सोडायची पुन्हा काहीतरी विषय बदलला पुन्हा विषय बदलल्यानंतर विषयाला फाटा फुटला भगवान विचारतायत सुधान देवा तुम्हाला आठवतो का हो गुरु अपन गुरुग्रहा मधेना गुरुपत्ती अपने संगित अरे बानो घर की वाले लकड़ सपले तुम्हें जरा जंगलाऊाना जाऊ वाली लकड़ा मुड़ी घेन ये ब, मग तुम्ही आणि मी गेलो तर बघा लक्षात आहे का बघा आणि मग ते असे वळवाच्या पावसाचे दिवस आपण रानामध्ये गेलो आणि मग ते वाढलेली लाकडांची मोळी आपण बांधली डोक्यावर घेऊन तुम्ही एक मोळी मी एक मोळी अशी घेतली डोक्यावर घेऊन निघालो आणि बघता बघता सुसाट वारा काय व्हायला लागला काळेभोर ढक काय जमायला लागले कडाक्कड विजा काय व्हायला लागल्या आणि बघता बघता बघता असा पाऊस सुरू झाला धो धो धो धो धो धो बघता बघता सगळीकडे जलमय होऊन गेलं गारठा सुटला वार आपण कुडकुडायला लागलो आपल्याला रस्ता सापडे ना आणि आपण असंच एका झाडाखाली रात्र काढली गुरुमाऊली आपल्याला हुडकत होती रात्रभर गुरुमाऊली सुद्धा हुडकत आपल्याला आली पहाटे आपली गाठ पडली आणि ते गुरुजी आपल्याला म्हणतात अरे बाळा किती रे तुम्ही आमच्यासाठी कष्ट करता सुधामदेवा हा प्रसंग तुम्हाला आठवतो का असा काही विषय निघाला पुन्हा पुन्हा जरा काय झालं की भगवान म्हणतात सुधामदेवा वहिनीने आम्हाला काहीतरी खऊ पाठवला असेल की खाऊचा विषय काढला की सुदामदेवा असा हात धरताय पडलं तर काय करायचे म्हणून असा हात दोन तीनदा भगवान म्हणताय सुदा तुमच्या हाताला काय झालं हो म्हणलंय या सारखं असं असं धरताय त्याने ओळखलं तर महाराज असा हात बाजूला केला आणि ती पुरचुंडी काढली सुदान देवा आम्हाला खऊ पाठवला आणि तरी तुम्ही आम्हाला दिला नाही ती पुरचुंडी सोडली महाराज आणि जे काय ते चार मुठी बांधलेलं होतं त्यातलं एक मुठ घेतली अपने मुखात घातली घी अपने संगत हा विश्व तृप्त एक मूठ तो टाकली दुसरी घयावीन त्या हाथ घो रुक्मिणी देवी ने हाथ धरला पेली मूठ भगवंता तोंड बाकी कुत पे रुक्मिणीदेवी ने कल तो भगवंता एक मूठ तोंडात घातली जी आर निधाला कसला सुदाम देवान सुवर्ण नगरी दान कर बस ये रुक्मिणी देवीना ठक त्या मन विचार करता है एक मूठ योडली सुवर्ण नगरी च दान करतो दुसरी मूठ जर हन तो टाकली तो मैं घर केड़ा पठ <laughs> तुझे अवधारित जाणू स्वतंत्र देता न म्हणस ही पात्रा पात्र अरे काय वरली पवित्र असं तुझ्या अवधारित धसा हात ठेवला म्हणतात भाऊजीने काय आणले ते आम्हालाही मिळवले की थोडस त्यातला प्रसाद ते काढून घेतलं सगळ्यांनी थोडा थोडा प्रसाद त्यातला घेतलेला आहे सुदाम देवानी रात्री मुक्काम केलेला आहे भगवंताकडे षड्रस भोजन झालेलं आहे महाराज रात्री भगवंताकडे मुक्काम केला सकाळ उठल्यावर हात जोडलेत भगवंताला भगवंता कृपया आता आम्हाला निरोप द्या भगवंतानी निरोप दिलेला आहे भगवान वेशी पर्यंत सुदाम देवाना पोचवायला आलेले आहेत सुदाम देवाना पोचवले भगवान माधू फिरलेत आणि सुदाम देव भगवंताचं नामस्मरण करत करत करत आपल्या नगरीकडे निघालेत कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय मनाशी विचार आला की अपन तिथ ग अपनेजव मैं बुद्धि नहीं हा विषय का उपकार अस मना विचार करता है कहीं जर समा विषय निघाला काड़ला आम काड़ला देने का वाग हो जो दिल तो मिला योगा न, स्त्रीपुत्रधिकांची निमेळे संपत्ती जवजव फळे तेणे रजे डोळे धुंद होतात आपल्या डोळ्यावर धुंदी चढली असती आणि मग भगवंताचं स्मरण आपल्याला आपल्याला झालंच नसतं भगवंतानं ह्यातला काही विषय काढला नाही केवढे उपकार केलेत आपल्यावर असे विचार मनाशी करत करत भगवंताचे अगदी आभार मानत रण मानत सुदामदेव असे नगीकडे आपल्या आले येतात तर त्यानं वाटलं अरे आपण काय पुन्हा रस्ता चुकून द्वारकेसमोर आलो ग काय हो द्वारका जशी सुवर्णाची होती तशी सुधाम देवांची नगरी सुवर्णाची झालेली आहे महाराज लक्षात घ्या वेशीवर सगळे त्यांचे त्या गावातले लोक आलेले आहेत सुधामदेवांना मोठ्या आदरपूर्वक पालखीत बसवून त्याने आपल्या गावामध्ये नेले नाही भगवंतानी सुवर्ण नगरीचं दान भगवंत सुदामदेवांना केलं का केलं तर त्याचं एकच कारण आहे बास काय अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची बास देव काय दिलं हे बघत नाही काई दिले नहीं, दिले फल तोय यो यूमे भक्त्या प्रय्षती तदहम भक्तम अशन प्रयतात्म श्रीमद भगवत गीते भागवत कॉमन आना एवडा एकमेव श्लोक है बार का लक्षा असं आख्यान सांगितलेलं आहे आणि काही थोडीशी किरकोळ थोडीशी आख्यान आहेत आणि असं करून हा दशमस्कंध संपवलेला आहे आपली वेळ झालेली पावणे सात झाले पाच मिनिटात दहा मिनिटात आपण करायचं म्हटलं सुदामदेवांचं चरित्र परंतु असं अशा रीतीने ही कथा सुतानी शौनकांना सांगितली शुकाचार्य परीक्षित राजाला सांगितली तीच कथा यथा मती यथा शक्ती यथा अवकाश श्रोतृचरणारविंदी अर्पण केली काय वा च मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्कृती समर्पी पार्वती पते हर हर महा सीता कामरण जयरा हर नम हर नम हर नम श्री शुकाचार्य की जय श्री वृंदावन चंद्रजी जय जय उपस्थित आपल्यावर अनेक लोखंडी सूळ उभे केले काही पितळ्याचे उभे केले बरेचसे काही तांब्याचे केले अगदी मोजके चांदीचे केले आणि सगळ्याच्या पुढं एक सोन्याचा सूळ केला म्हणे आणि म्हणतोय महाराज सगळी तयारी झाली एकदा नजरेखाल न खाला आपण मग त्याला घेऊन गेला बादशा विचारतोय अरे सुळावर गेले एवढे सुळ कशाला त्यात वर्गवारी आहे म्हणाला काय आहे की हे सगळे लोखंडी सुळ आहेत ना ते आपल्या राजधानीतले जे सामान्य जवळही आहेत की सर्वसाधारण लोक त्या सगळ्यांच्यासाठी म्हणाले हा हे लोखंडी सुळ आहेत त्यातल्यापेक्षा जरा वरच्या दर्जाचे जे कोणी जावई असतील त्यांच्यासाठी हे पितळेचे आहेत त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाचे असले तर हे तांब्याचे सूळ आहेत आणि अगदी आपलं नवरत्न दरबार त्यांच्यासाठी हे चांदीचे सूळ केले आणि म्हणा हा सोन्याचा सूळ कशाला के केलाय सरकार आपण सुद्धा कोणाची जावई आहातच की हा जर जावई सुळावर जायचे तसं सगळ्या यादव कुळाचा जर नाश व्हायचा असेल तर भगवानही त्या कुळातलेच आहेत ना तो तुकडा त्यांच्यासाठी म्हणे तो हातात धरायला येत नाही इतका बारीक तुकडा झाला म्हटल्यावर समुद्रामध्ये फेकून गेला तो योगायोग असा की तो तुकडा एका माश्यानं गिळला योगायोग असा की तो मासा एका पारद्याला सापडला पोळ्याला सापडला त्यानं तो चिरला तर त्याच्या पोटात हा असा तुकडा असं जर त्यानं काही सापडलं तर ते त्यांच्या धंद्याच्या दृष्टीनं लाभाचं असतं म्हणे म्हणून त्यानं तो तुकडा आपल्या बाणाला लावलेला होता आता याचा एक एकादश स्कंदाच्या शेवटी संदर्भ येईल मात्र आता कलाटणी आहे बर का बस सुखाचार्य सांगतात राजा परीक्षेचा एकदा नारद महर्षी वसुदेवांच्याकडे घरी आलेले आहेत आल्यानंतर वसुदेवानी त्यांची पूजा केलेली आहे नमस्कार केलेला आहे स्वागत केलं आणि वसुदेवानी त्यांना असा प्रश्न विचारला की मुनिवर्या मला सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त करणारा भागवत धर्म काय आहे तो सांगा सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त करणारा भागवत धर्म काय आहे तो सांगा वसुदेवानी नार नारदवा, नारदा प्रश्न केला आहे शुकाचार्य म्हणतात नारदानी जे उत्तर दिलं ते मी तुला सांगतो म्हणाले आणि ारदा ने जे उत्तर त्यात उधत के निलीजयंत संवाद शुकाचार्य परीक्षित राजा संगित अश आठ अब्ज लोकसंख्या है दुर्लभ है मैं अपने संगत की एकूण जीवसृष्टि जर विचार एकूण जीवसृष्टि शास्त्रज्ञ अगत सुई ऐसी आग्रा सुधा अक्षरशाह लाखों जीवजंतु मवत तेव्हा ह्या सगळ्या जीवजंतूंची जर गणना केली तर त्या त्या दृष्टीनं मनुष्यांचं हे आठ अबजाचं प्रमाण म्हणजे निग्लिजिबल आहे असा हा नरदेह अत्यंत दुर्लभ आहे अत्यंत दुर्लभ हा मिळतो केव्हा तर पाप आणि पुण्य भोगता भोगता जर समान झाले तर नरदेह मिळतो नाही मिळत नाही महाराज काय होतं भोगत असताना एखाद्या वेळेस पापाचं पारड जड होतं एखाद्या वेळेस पुण्याचं जड होतं पापाचं पारडं जड झालं तर जडमूढ योनी हो तिरियल योनी अशा योनी प्राप्त होतात पुण्याचं पारड जड जड झालं तर देवादिकांच्या योनी हो प्राप्त होतात परंतु माणसाची योनी प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे महाराज तुकाराम महाराज म्हणाले लाधलो देह लाधलो हा देह काकतालीन्याय आपण म्हणतो बघा फांदीवर कावळा बसायला आणि ढांपी मोडायला गाठ पडली असा योगायोगाय लक्षात घ्या का न्याय म्हणायचं त्याला कावळा बसायला फांदी मोडायला तसा हा नरदेह मिळतो महाराज समर्थ म्हणाले बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट बस, अवचट तुकाराम महाराजांनी सुद्धा असा हा अवचट शब्द वापरल्यावर का अवचट निधानं लागले हे हाती अवचट निधान लागले हे हाती दुर्लभो मानुषो देहो लब्धवा सुदुर्लभ मिदम बहुसंभवां ते भावतकार म्हणतात नरदेह मिळणं प्राप्त होणं अत्यंत कठीण गोष्ट आहे महाराज म्हणून तो म्हणतो की दुर्लभो मानुषोदेहो दुर्लभंत देवानुग्रह येतुकम मनुष्यत्व मनुष्यत्व दुर्लभ आहे मुमोक्षा मुमोक्षा याचा अर्थ मोक्षाची इच्छा ती दुर्लभ आहे बरं का लक्षात घ्या आणि महापुरुष संश्रय हा दुर्लभतम आहे सत्पुरुषांची गाठ पडत नाही महाराज काय आहे सांगतो सत्पुरुष जे आहेत ना ते आधी ओळखायला येत नाहीत हा सत्पुरुष ओळखता येत नाहीत ओळखलं जरी तरी ते आपल्याला जवळ करतील याची शाश्वती नाही महाराज सत्पुरुष असे काय ओळखायला येत नाहीतो ते चार चौघांच्या सारखेच देतात ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तोही नैत्रीप आहे श्रवणी ऐकत आहे परी तेथीचा सर्वथान आहे नवल देखा दोघ जण असे निघाले ते मित्र एक मनुष्य असा क्रॉस झाला मग एक जण दुसऱ्याला सांगायला लागला हे आता आपल्याला क्रॉस झाले ना ग्रहस्थ ते म्हटले पीएचडी आहेत बरं का तो दुसऱ्याने त्याला विचारलं तुला काय ठोक आहे का ते पीएचडी आहेत हे तो म्हटला मला काय ठोक नाही आहे मग तुला कुणी सांगितलं का की हे पीएचडी आहेत म्हणून नाही म्हणाला मग तू कसं ओळखलंस तर म्हटलं वास आला की अरे पीएचडीचा का वास येतोय तसं आहे महाराज सत्पुरुष ओळखता येत नाही जोरणं जरी ओळखले तरी ते आपल्याला जवळ करतील याची शाश्वती नाही चंद्रामृत सुखे सेवविलं असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरविलं पण या साधूंची भेटी न होईल बरं का काय बोलायची एक पद्धत आहे की अशक्य गोष्ट जी असेल तिचं ती प्राप्त होणं दुर्लभ गोष्ट प्राप्त होणं किती अवघड आहे सगळ्या न घडणाऱ्या गोष्टींची यादी करायची म्हणाले चंद्रामृत सुखे सेवविल चंद्रामृत सुखे सेवविल असं म्हणतात की चंद्रप्रकाशामध्ये अमृत असतं म्हणून म्हणून तुम्ही कुठेतरी बघितलंही असेल बघा की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ते दम्यावर औषध देणारे लोक जे असतात ते चंद्रप्रकाशामध्ये बसवतात त्या रोग्यांना ते काय औषध प्यायचं चंद्रामृत ते महाराज म्हणाले की एक ही खरं म्हणजे चंद्रप्रकाशातलं अमृत घेण्याची हातवटी जी आहे ती चकोरालाच ठेव आहे बर का परंतु म्हणाले एक वेळ माणसाला सुद्धा ही प्राप्त होईल चंद्र अमृत सुखेर सेवविलं असता जाता रवी धरविलं सूर्य बोडायला लागला आणि त्याला थांब म्हटलं तर रेप्रसंगी थांबेल पुराणामध्ये अशा कथा आहेत बराज रविधर बाह्या सागर तड़ेल बाहुगला पार कर पर साधूं भेटी न हो गए भगवंता की प्राप्ति कितनी दुर्लभ है तुकार महाराज मनाले एक वे सोन से पर्वत करवती पाषाण सोन पर्वत करवती पाषाण अवघे राणो रान कलपतरु परिया दुर्लभ विठोबाक उपाय न चलते सोन्याचे पर्वत करवती येतील का सोन्यांचे पर्वत करायला आहेत कथा अशा <laughs> मच्छेंद्रनाथ आणि गोरखनाथ निघालेत कुठेतरी यात्रेला मुक्काम पडला तर मच्छेंद्रनाथ गोरखनाथानं विचारतात अरे गोरख या कुठ डर आहे क्या या है क्या, क्या? गुरुजी या कुछर नाही आहे मुक्काम केला ही कुटा नाही बेला डोळे मिटा आणि धावत सुटा बस डोळे मिटा आणि धावत सुटा मी हे जे काय म्हंटल ना आता डोळे मिटा आणि धावत सुटा माझ्या पदरचं श्लोका ना नाही श्लोकात आहे तस धावन याचा अर्थ धावत सुटा म्हणाले निमिल्यवा नेत्रे डोळे झाकून तुम्ही जरी या रस्त्यावरनं पळत गेलात तरी सुद्धा अडखळायचं नाही ठेच काळणार नाही काटा नाही कुटा नाही धडपडणार नाही टाररोडाय म्हणाले बस आपण म्हणाल की आहोत भागवत धर्माचं तुम्ही नुसतं कौतुक करताय पण ते भागवत धर्म म्हणजे काय ते सांगा तरी आणि त्याचं उत्तर दिलं म्हणाले काय नवाच्या मनसे इंद्रिय हिरवा बुद्ध्यात मनावा अनुसृत स्वभावात करो ती यत्त सलम परस्मयी नारायणा ये ती समर्प येत कायेन वाचेन मनान इंद्रियान अपने हाथों जे जे कर्म घीवान भगवंता अर्पण कराव करो ती अदत सकलम परस्मी नारायणा ये ती समपय तत्त मैं क्या कर आप वैयक्तिकावन करो मी अदियत सकलम परस्मयी नारायणा समर्पया मी अतो आप मूल श्लोक आ भागवतकार म्हणतात जे जे कर्म होईल जे जे कर्म होईल जीवाच्या हातून ते त्यानं भगवंताला अर्पण करावं येत करोशी यदनासी जोशी ददासी येत तपस्य सी कौंत्रुश मदर्पण बस जे जे कर्म होईल जीवाच्या हातून ते त्याने भगवंताला अर्पण करावं आम्ही तसं करतो नाही असं नाही परंतु त्यामध्ये थोडीशी लबाडी असती कशी लबाडी असती सांगू हमजा दूध तापाय ठेवलेलं आहे आता काय आहे दूध तापवायला जर ठेवलं ना तर ते लवकर वर येत नाही असा आहे म्हणून मग काय करायचं तापायला ठेवायचं आणि कुठं ते कपडे वाळत घाला मग तुम्हाला करा असं काहीतरी करायला जायचं तिकडं गेलेलं असलं की हिकडं ते ओवर येतं बघा मग काय करायचं कानावर आवाज आला फस असा की मग हातातला ओला पेळा जसा तसा खाली टाकायचा आणि ते दूध वाचवायला यायचं गॅस बंद करायला बघायचं जमलं तर चांगलंच आहे जर तसं जमलं नाही आणि आपण परत यायच्या आज जर ते दूध उतूक गेलच तर मग तोंडानं म्हणायचं कृष्णार्पण बस याला लबडी म्हणतात बरं का देवाला जर अर्पण करायचं सर खरंच करा किंवा असं नाही जर वाचतंय का बघायचं आधी जर वाचलं तर बरंच मग काय कृष्णार्पणाचा प्रश्न नाही पण जर नाही वाचलं तर मात्र तोंडानं कृष्णार्पण म्हणायचं म्हणजे भगिनीच असं करतात असं नाही आम्ही पुरुष सुद्धा असंच करतो अहो तुम्हाला सांगतो रुपया सा, जर हरवला ना तर किती बेचल होती तुम्हाला सांगतो अक्षरशः टेबलाखाली सा, बघ कपाट्याखाली बघ हिडं बघ तिकडं बघ बघायचं या खिशात ऐका त्या खिशात ऐका धुवायला टाकलेले कपडे असले तर ते सगळे ओले झाले असले तरी काढून बघायचं नोट भिजली आहे काय असं त्यातलं जर नाहीच मिळाला तर मग शेवटी म्हणायचं की कृष्ण अर्पण लबाडी नाही काय म्हणायचं याला तेव्हा लवाडीतला हा एक प्रकार झाला बरं का, का आणि दुसरा प्रकार लबाडीतला सांगतो बरं का काय आहे की जर सत्कर्म असेल तर ते मी केलं आणि जर वाईट कर्म झाला असेल तर ते कृष्णार्पण अरे लबाडी एक राजा होता आणि तो असा कुठेतरी शिकारीला गेला त्याचा काहीतरी नेम चुकला बाणाचा आणि ते सावज मारायच्याऐवजी गाय मिली व हत्या झाली हा काय मनाशी म्हणतो ठेवय म्हणाला गोहत्या झाली तर झाली काय आपला काय संबंध आहे त्यात काय हाताची देवता इंद्रची देवता सूर्य तेव्हा या दोन देवतानी आपापलं काम नीटपणे केलं नाही म्हणून ही, ही गोहत्या झालेली आपला काय संबंध त्यांचं ते बघून घेतील राजा असं मनाशी समजूत घालतोय आणि आला की घरी पण काय तो मला सांगतो कि हे कर्म माझ्या हातनं झालंय ही भावना जात नाही बरं का लक्षात घ्या किती जरी मनाची समजूत घातलेली असली तरी जात नाही तो वाड्यावर आलेला आहे राजा त्याच्या मनात हे काही जात नाही आपल्या हातनं गोहत्या घडली गोहत्या घडली मग आता काय करावं तर त्यानं चौकशी करायला सुरुवात केली गोहत्या घडली तर काय करतात प्रायश्चित्त म्हणून त्यांना आडवळणानं विचारायला सुरुवात केली गो झाली तर काय घेतात प्रायश्चित्त सरळ विचार की बाबा माझ्या हातनं झालेलं आहे मला प्रायश्चित्त घ्यायचंय काय घ्यावं त्यांना एकदा ठरवून ठेवलंय ना की त्यांचं ते बघून घेतील म्हणून हा आडवळणानं विचारतोय ते कुणी सांगितलं वाटत की म्हणाले गोहत्या जर झाली तर सहस्रभोजन गाळावं ठीक आहे मग यानं राजानं सहस्रभोजन गाला, राजा सहस्र गाला सुरुवात केली बरं का सहस्र भोजन घालायला लागलेलं आहे पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती उठून निघालेल्या आहेत जायच्या दारावर तिथं राजा खुर्ची टाकून बसलेला आहे सगळे लोक नमस्कार करत वा वा छान छान छान छान सगळं झालेलं आहे सगळं हे इंद्र सूर्य जे होते याने विचार केलाय बघूया म्हणाले राजाच्या मनात काय भावना येते म्हणून त्याने वेष पालटले आणि आले की राजा खुर्चीवर बसलेला होता तिथे येऊन विचारत महाराज आज काय चाललंय हॉलमध्ये काय चाललंय राजाने सांगितलं म्हणाले सहस्र भोजन चाललंय हो का म्हणाले सहस्र भोजन चाललंय हे दोघं विचारत आहेत कोण घालतय कोण घालतय मी घालतोय अरे लडदू म्हणाले सहस्र भोजन तू घालतो सडी गो आत्या ते इंद्रानीण सूर्यने केली का याला लवडी म्हणतात महाराज असं नाही जे जे कर्म होईल हातून काय वाचेन मनानं इंद्रियाने जे जे कर्म होईल हे सगळं भगवंताला अर्पण कराव, म्हणजे तशी मनाची धारणा ठेव काही काही असतात बरं मनाची असणाच अशी आहे महाराज आपल्या हातून घडले का कर आपण निमित्त मात्र आहोत करता करवि तो आहे जे काही घडले ते त्याच्या इच्छेनं घडलेला आहे बास एक बाई होत्या त्यांच्या मनाची धारणा अशी पक्की बर बस आणि म्हणून त्या कुठलंही काम झालं की तोंडात कृष्ण अर्पण असा शब्द यायचाच त्यांच्या एक दिवस त्यांनी घरातलं उखेरवाळ्या काढल्या सगळ्या उखेरवाळ्या म्हणजे सांगतो पूर्वी ज्या वेळेला मातीच्या जमिनी असायच्या मोरमाच्या त्यावेळेला त्या ते बडून तयार केलेल्या असायच्या मग शेणकाल्यानं त्या सारवायच्या एक चार पाच तास सारवून झालं की ते काला असा दाट त्याच्यावर साठवून त्याची असे पोपडे यायचे मग उलतनं वगैरे झाडा काहीतरी घ्यायचं आणि ते खरडून काढायचे आणि मग दाट शेणकाल्यानं पुन्हा एकदा सारवलं की मग ते जरा जमीन गुळगुळीत राहायची हे जे काढलेले पोपडे त्याला उखेरवाळ्या भेटतात मग तर त्या उकिरवाड्या त्यांनी सगळ्या घेतल्या केरसुणीवर घेतल्या आणि घरातनं बाहेर पडल्या रस्ता क्रॉस केला आणि पलीकडं उकिरडा होता त्या उकिरड्यामध्ये टाकल्या आणि त्या जशा उकिरवाड्या त्यानी उकिरड्यात टाकल्या तसं तोंडातनं शब्द बाहेर पडला कृष्णार्पण बस योगायोग असा की त्याच वेळेला जवळ एक असलेल्या भगवंताचं मंदिर होतं त्या मंदिराचं पुजारी तिथनं निघाले ते त्यांनी हे ऐकलं आणि बघितलं या बळी काय करतायत उकेरड्यामध्ये उखरवाळ्या टाकतायत आणि म्हणतायत काय कृष्णार्पणा संतापई काय अक्कल विक्कल आहे की नाही तुम्हाला उकेरड्यामध्ये उख उक्र, उखेरवाळ्या टाकताय आणि म्हणताय काय कृष्णार्पणा या बहीनं वाटलं खरंच आपलं चुकलं वर का म्हणून त्यांनी हातातली किरसोणी खायली ठेवली आणि फडा फडा फडा थोबाडीत मारून घेतल्या त्यांनी चुकलं आपलं म्हणून प्रायश्चित्त या स्वरूपात हे पुजारी मंदिरात गेले गाभाऱ्याचं दार उघडलं तर भगवंताच्या मूर्तीची गालफड सुजली ती महाराज बोट उठली ती त्याच्यावर कृष्ण अर्पण सांगायचा मुद्दा असा की मनाशी अशी धारणा ठेवावी जे जे काही घडतंय ते त्याच्या इच्छेनं घडतंय करता करवेता तो आहे म्हणून जीवानं आपलं जे काही कर्म घडलं असेल ते कृष्ण अर्पण करावं पहिली गोष्ट मनसे गायन वाच मनसेंद्रियर्व बुद्ध्यात्मना वासृतस्वभावा करोती यत् सकलं परस्म नारायणा समर्पये तत् हा पहिला वाघ आणि दुसरा काय शृण सुभद्राणी रथांगपाणे कर्माण जयाोके गीता नामा तदर्थकाने गायन विलज्जो विचरेज जीवान म्हणाले भगवंताच्या गुणसंकीर्तनामध्ये लिला संकीर्तनामध्ये नामसंकीर्तनामध्ये आपला काळ घालवा यामध्ये लाजून आम्हाला भगवंताच नामस्मरण करायचं म्हणजे लाज वाटते बरं का खरं सांगतो आपल्याला लाज वाटते चार चौघात बसून टाळी वाजवायची सुद्धा लाज वाटते आम्हाला आम्ही कीर्तनाला जातो कुठे ते गेलो की आम्ही सांगतो आता मध्ये विठोबा आरोपी भजन करायचं सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात म्हणून ते काही लोक वाजवतात काही लोक वाजवत नाहीत पण आम्ही उभेच असतो आम्हाला दिसतंय कोण वाजवत आहे कोण नाही वाजवत मग आम्ही असं जरा बघितलं त्यांच्याकडे मग ते लाजे काजे असतो हो, टाळे वाजवतात पण ते कशी वाजवतात ठेव काय का बघा अरे दोन हात देवळांनी दिले चांगले बारके खाण खाण वाजे की तुला वाजवायची पण लाज वाटते महाराज भजनात आम्हाला विचारतातच लोक तुम्हाला कीर्तनात नाचताना लाज वाटत नाही का अरे म्हटलं तुम्ही लग्नाच्या वरातीसमोर तृतीय पंथीय लोकांच्यासारखं वाटेल तसं नाचता तुम्ही त्याची तुम्हाला लाज वाटत नाही आणि आम्हाला भजनात नाचताना लाज वाटली आज काय झालंय परिस्थिती सांगतो आपल्याला की खरं म्हणजे ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याची वाटेल नशी झाली आहे आणि ज्या गोष्टीची लाज वाटू नये त्याची लाज वाटायला लागलेली आहे गाव विलज्जो विचार वेद संघ सांगतात सर्व काळ सार्थ केला गागावा नाथराय सर्व काळ सार्थ केला गगाव ऐसे आवडे ज्याच्या जीवा त्याने हरिवर्जनाचा टाहो फोडावा हो निशंक आणि निर्लज्ज कुणाचीही भेडभाड बाळगून गुणसंकीर्तनात गुण लीला संकीर्तनात नामसंकीर्तनात काय सांगतो गुणसंकीर्तन अवघड आहे अहो भगवंताचे गुण कोण वर्णन करणार आम्ही त्याला षडगुणऐश्वर म्हणतो षडगुण ऐश्वर संपन्न परमात्मा म्हणतो ऐका यश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती देत म्हणून तो भगवंतो आम्ही म्हणतो परंतु काय भगवंताचे सहाज गुण आहेत काय छे छे एकनाथ महाराज म्हणाले अरे अनंताचे गुण अनंता पार नकळेची पार श्रुतीशास्त्रा श्रुतीला वर्णन करता आले नाहीत त्या शेषाला वर्णन करता आले नाहीत महाराज सहस्रमुखे शेष शेणाला बापुडा चिरलिया धडा जिव्हा त्यांच्या गुणसंकीर्तन अवघड आहे मान्य आहे लिहिला संकीर्तन अ ते तरी काय ते तितकंच अवघड आहे जन्मकर्मा दिम एवम जो व्यक्ति तत्वत भगवंताचं दिव्य जन्मकर्म अगा आम्ही काय पामर जाणणार जन्मकर्म सगळं त्याच जाण्याचं सोडून द्या भगवंताची एक लीला त्या वेदाला वर्णन करता आलेली मी परवा एकदा बोललो बघा हा भगवान वैकुंठ सोडून इथं पंढरीला काल एवढी एक लिला ज्याची त्या वेदाला वर्णन करता आले नाही नका पुसुबाई वेदासिकाई कळलीची नाही शेष शेणाला जाविसहस्र जिवा जिव्हा भा, देवकाहू उभा विटेवरी उभा उवा देवकाहू तेही अवघड आहे पण नामसंकीर्तन तरी अवघड नाही ना आ? ते तर किती सोपा आहे तुकाराम महाराज म्हणाले अरे दोची अक्षराचे काम उच्चारावे रा म काय अवघड आहे म्हणाले अत्यंत सोपाय महाराज भागवत धर्माचं आचरण करायचं म्हणजे काय मनाची एक धारणा अशी ठेवायची जे जे काय घडतंय ते भगवंताच्या इच्छेनं घडतंय जे जे कर्म होईल ते भगवंताला अर्पण करायचं आणि नामसंकीर्तन करायचं बस भागवत धर्म झाला बघा भागवतकरांनी हा मार्ग कसा आहे सांगितलं मगाशी या अनास्थाय नरो राजाव निविल्यवानखले न पदे दिह सगड़ा सोपा मार्ग है लक्षा दया का भगवत प्राप्ति तसे शास्त्रा ने मार्ग अनेक है परंतु तैयार सग्या मार्ग जर विचार लक्षा ये कि हा भाव धर्म सोपा है भगवत प्राप्ति अनेक मार्ग शास्त्रा ने ज्ञान मार्ग संगित कर्म मार्ग संगित ध्यान मार्ग संगित योग मार्ग संगित परंतु हे सगले मार्ग जे हैं अवघ मार्गते हैं उलट हा भागवत धर्म सोपा आहे हे बाकीचे मार्ग कसे अवघड आहेत हे मी आपल्याला सांगणार आहे आणि त्या बॅकग्राऊंडवर मग हा भागवत धर्म कसा सोपा आहे हे आपल्याला सांगणार आहे म्हणजे लक्षात येईल भगवत प्राप्तीचे मार्ग व्यक्ती आहेत हो ज्ञानमार्ग भगवत प्राप्तीचाच मार्ग आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले एक ज्ञान योगू जो सांखी अनुष्ठी जे जे थोडकली सवय तद्रुपता बस जेत ओळखी सवय पावी जेत तद्रुपता शॉर्टकट आहे वर का लक्षात घ्या शॉर्टकट आहे ब्रह्मासमी ऐसी वाणी एक वेळ पडतात आणि अविद्या निद्रा गेली पळ नाही तत्क्षणित तत जागी ना बस परंतु हा मार्ग जो आहे ना हा तसा सोप नाही यावर का लक्षात घ्या कसा अवघडाय ते बी सांगणार आहे दुसरा मार्ग कोणता कर्मार्ग एक कर्मयोग जाण जेथ साधक साधकन निपुण होरोनिया निर्वाण पावती वे बस हाई मार्ग भगवत प्राप्ति का ध्यान मार्ग भगवत्प्राप्ति च है ध्यान नात्म पश्यत्मा नम योग मार्ग योजन्योगी निर्वाण परम सांगायचा मुद्दा असा हे असे अनेक मार्ग भवगत प्राप्तीचे आहेत परंतु हे सगळे मार्ग आव्हाड घ्याय कसा आहे का आत्ता सांगितल्याप्रमाणे शॉर्टकट आहे नाही असं नाही परंतु हा मार्ग जो आहे तो सर्वसामान्य आम्हा लोकांना आचरता येणं अत्यंत कठीण आहे त्याच कारण पहिलं कारण असं आहे की ज्ञानमार्गाच्या आचरणासाठी त्या साधकाजवळ एखादी बुद्धीची विशिष्ट पातळी लागते लक्षात शास्त्र असं सांगतं की दृश्यते तू अग्रया बुद्ध्या तशी तीक्ष्ण बुद्धी असावी लागते बुद्धीची झेप तशी असावी लागते ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय ते म्हणाले देखे उत्प्लवना सरीसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा झाडाला आंबे लगडलेले आहेत जमिनीवर पोपट बसलेला आहे त्याच्या जर मनात आलं की त्या डायरेक्ट इतने उडी मारायची आणि त्या फळाला जाऊन बिलगायचं आपण तर ते त्याला शक्य आहे लक्षात घ्या माणसाला शक्य आहे का हो तसं तिथंपर्यंत पोचेल नाही असं नाही परंतु या डांपीला धर त्या फांदेला धर या खोबडीत पाय ठेव त्या डांपीवर पाय ठेव असं करत करतो जाईल नाही असं नाही परंतु ही जी क्षमता आहे उत्पलवन याचा अर्थ उड्डाण पक्षी फारशी झोंबेसा सांगेन रु कि तैसा पावे वेगा माणसाला बुद्धीची तेवढी क्षमता नाही महाराज मंदा सुमंद म्हणता या भागवतकार म्हणाले त्याप्रमाणे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की शास्त्रानं असा निर्बंध घातलेला आहे की ज्ञानमार्गाने वाटचाल करू इच्छिणारा जो साधक असेल तो साधन चतुष्टय संपन्नच असावा लागतो त्याशिवाय या त्या मार्गाला ऍडमिशन मिळत नाही साधन चतुष्ट याचा अर्थ काय आपण एकदा सुरुवातीला अनुबंध चतुष्टय शब्द ऐकला बघा अनुबंध चतुष्टय चार गोष्टींचा एक युनिट त्याला चतुष्टय म्हणायचं तिकडं अनुबंधाच्या दृष्ट साधनाच्या दृष्ट्या साधनाच्या दृष्ट्या चार गोष्टींचं एक युनिट कोणकोणती साधन आहेत विवेक वैराग्य शमतमादी षटक आणि मुमुक्षा या चार गोष्टी असल्या पाहिजेत साधकाजवळ मला सांगा की आपण एकदा बघूया आपली तपासणी करून सेल्फ असेसमेंट आमच्याजवळ <laughs> विवेक आहे का हो आधी आम्हाला विवेक या शब्दाचा अर्थच ठेवणे विवेक या शब्दाचा अर्थ काय यामध्ये मूळ धातू असा आहे की वी अधिक विच टू डिस्टिंग विश एकमेकापासून वेगळं वेगळं करणे कशापासून काय वेगळं करणे तर आत्मापासून अनात्म वेगळं करणं सत्यपासून असत्य वेगळं करणं नित्यपासून अनित्य वेगळं करणं क्षरापासून अक्षर वेगळं करणं प्रेयापासून श्रेय वेगळं करणं अह काय आम्हाला ते प्रिय म्हणजे काय आणि श्रेय म्हणजे काय कळलं तर आधी वेगळं करायचा प्रश्न आहे आम्हाला ते प्रियही कळत नाही आणि श्रेयही कळत नाही प्रेय कशाला म्हणतात जी गोष्ट केवळ इंद्रियांना तात्पुरती गोड वाटते त्याला प्रेय म्हणायचं सा। उदाहरण सांगू एखादा डायबिटीज झालेला मनुष्य आहे कार्यालयात जेवायला गेलेला आहे यजमानाने जिलब्या वाढल्या आणि ह्यानं चापल्या ह एक लक्षात घ्या त्याला डायबेटीज झालाय म्हणून ती जिलबिका कडू लागत नाही त्याला हां हांडली त्यानं पण परिणाम काय झाला महाराज शुगर वाढली दुसऱ्या दिवशी त्रास व्हायला लागल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने विचारलं काल कार्यालयात जिलब्या हाणलेल्या दिसत आहेत हा तपासल्यावर लक्षात येतो ये युरिन तपासली की हे जे आहे हे प्रेय लक्षात घे हे श्रेय नाही श्रेय कशा कशाला म्हणायचं तर जीवाच्या अंतिमत जे हिताचं असेल त्याला श्रेय म्हणायचं श्रेय प्रेयश लोके द्विधमभेतम काम्यमात्यंतिक काम्यम दुःखीजम का क्षण खर, लव निरसम तच्चिकीर्षी मंदा मूर्ख लोक म्हणाले प्रेयाच्या माग लागतात आम्हाला श्रेयही कळत नाही प्रेयही कळत नाही जर ते कळलं तर आम्ही त्यात वेगळं करू ना सत्य, सत्यासत्य नित्य नित्य सारासार क्षराक्षर हा जो विवेक है ना वी अधिक विच मैं संगित डिस्टिंग्लिश एकमेपासन एक व्यवहार शब्द वो बी निरक्षर विवेक निरक्षीर विवेक निरक्षीर विवेक का राजांश जो है समोर जर दूध आ एकत्र अर्था पते दूध और दुसर पातलियात पानी अल नवे एकत्र अर्थ आप जे रोज घतो गव्याक आधा दूध आधा पानी ज्यादा करो बेईमा अलग पात्र काय त्या राजवंशाला विधात्यानं क्षमता दिलेली आहे तो त्यात चोज घालतो म्हणजे काय आम्ल पदार्थ सो सोडतो का लगेच त्याचं विरजण लावून त्याच्या दह्याच्या वड्या बनवतो त्यातलं दही दही खातो पाणी शिल्लक ठेवतो काय कळायला मार्ग नाही महाराज परंतु तो त्यातलं दूध तेवढं प्राशन करतो पाणी शिल्लक ठेवतो अशी क्षमता आहे का आमच्याजवळ आम्हाला काही कळत नाही महाराज म्हणजे विवेकाच्या पेपरमध्ये नापासवर लक्षात घ्या दुसरा पेपर कोणता आहे वैराग्याचा वराजी आहे का हो आमच्याजवळ काय उत्तर देणार सगळं आम्हाला केव्हा तरी असं वाटतं बरं का की हे काय एक खरं नाही केव्हा तरी म्हणजे केव्हा सांगू का स्मशानात गेलं तरच लक्षात घ्या आणि त्यावेळेला सुद्धा वाटलं तर ते किती वेळ टिकत पाठ फेरेपर्यंत मी आपल्याला सांगतो हे फार बोललो मी बरं का लक्षात घ्या हो मी सुद्धा एका प्रेतवाहक संघाचा मेंबर आहे मिरजेला आमच्या किल्ल्यामध्ये प्रेतवाहक संघ आहे अनेक वेळेला आम्ही त्या वाऱ्या केलेल्या आहेत पण आपल्याला सांगतो की ज्याच्या घरचं मनुष्य गेलेलं असतं तो, गे तो तेवढा खाली मान घालून बाजूला बस बसलेला असतो बाकीची माणसं सगळी पिकनिकला गेल्यासारखी गप्पा मारत असतात वस्तुस्थिती आहे की बघा काही स्वयरसुद्धा कसत नाही महाराज मी आपल्याला सांगू याच्या पुढं मी असं ऐकलेलं आहे बरं का घाटावर स्मशानात प्रेत पोचवायला गेल्यानंतर ते घरनं अग्नी आणलेला असतो नाही ते बाजूला तिथं पेट तो पेटवत ठेवतात तर तिथं काही माणसं त्या नदीकाठच्या मळीमध्ये जाऊन मक्क्याची कणसं आणून भाजून त्या अग्नीवर भाजून खाल्लेली माणसं मी ऐकली लक्षात घ्या ह्याला वैराग्य म्हणायचं का सांगाव आपल्याला खोटं वाटेल याला वैराग्य म्हणतात धगधगीत वैराग्य तुकाराम महाराज म्हणाले वेगळे का असं हित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जायचा असं वैराग्य आवश्यक आहे महाराज आहे का आमच्याजवळ ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ज्ञानी पुरुषाला विषय कसे वाटतात ऐका म्हणाले खरं वैराग्य कसं असतं ऐका वमिलिया अन्ना लाळ न घोटी रसन अंग न सुये आलिंगना प्रेताची या नागवे जळत खरी न रिहावे व्या घडवे वस्ती न धड़ाडी तो लोहरशी उडी न घालवे जैशी न करवे उशी अजगराची वमिलिया अन्ना लाळ न घोटी रसना कल्पना करा तुम्ही कार्यालयात जेवायला गेलेला आहे जरा जायला तुम्हाला उशीर झालेला भूक तर लागलेली आहे पण पहिली पंगत बसलेली आहे यजमान सांगतात एक अर्धा तास कृपया बसा बसतोय तिकडे जिलब्याची ताटं दिसत आहेत पकवानाची ताटं दिसतायत भूक तर लागली आहे तोंडाला पाणी सुटतं कराय बघितल्यानंतर सांगा बघू हा की नाही सुट जेवायला बसला चांगला जेवणारा पट्ट्या चांगला पट्टीचा जेवणारा होता जेवायला बसला यजमानांनी पहिल्यांदा ताटभरी जिलब्या वाढल्या भोजन भाऊ होता चांगला हा ताटभरी जिलब्या काय बघता बघता हाणल्या यजमानानं आणि एक ताट घातलं नको नको आता म्हणायला लागला नाहीतरी पुन्हा घातलंच त्यानं आणि त्यानं सगळ्या जिलब्या संपवल्या तुम्हाला सांगतो पण झालं काय शेवटी अगदी एक दोन तीन जिलब्या उरलेल्या असताना अगदी त्याला असा वीट आला आता था, काय करावं परंतु असं आहे तेवढ्याच दोन तीन जिलब्या जर टाकल्या तर आपल्या नावाला बट्टा लागेल म्हणून त्यानं तेवढ्या खायचं ठरवलं सगळ्या दोन जिलब्या तीन जिलब्या सगळ्या खाल्ल्या शेवटचा एवढा तुकडा राहिला आता तो त्यानं शेवटी एकदा तोंडात टाकला पण म्हणतात ना लास्ट स्ट्रॉ उंटाच्या पाठीवर इतकं वजन लावलं लादलं लादलं लादलं शेवटी म्हणे काळीवरती ठेवली आणि उंटाची पाठ मोडली तसा प्रकार झाला यानं शेवटचा तुकडा तोंडात टाकला इतका आलं तो आगरी इतका वीट आलेला होता तो शेवटचा तुकडा तोंडात टाकला आणि भर पंक्तीमध्ये भडभडवून रोखला आपण म्हणाल हे काय सांगताय म्हणाले नुसतं आम्ही कार्यालयात तुम्ही हे सांगितलेलं ऐकलं आठवलं तरी जेवण जाणार नाही लक्षात घ्या मला सांगा त्याला जर अशी उलटी झाली तर त्या जिल्ह्याचे तुकडे दिसतील कधी दिसतील मला सांगा ते जिलवीचे तुकडे बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटेल का मी का हे उदाहरण सांगितलं आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी हा शब्द वापरलाय म्हणून सांगतो वनिलया अन्ना लाळ न घोटे रसना याचा अर्थ ज्ञानी पुरुषाला विषय किती बिभत्स वाटतो लक्षात घ्या उर्मिलिया अन्ना लाळ न घुटी रसना अंग न सुये आलिंगना प्रेताची या कितीही आवडत मनुष्य असू दे मेलं म्हणजे कोण मिठ्या मारून बसत नाही महाराज त्याला उचला म्हणतात लवकर विष खाणे नागवे जाणून बुजून कोण विष खात का ज्ञानेश्वर महाराज म्हणाले विषे रांधिली रस जरी जेवणा ठाऊ की होय तरी तो थाटाची सांडवली जाय जायापरी एकाच्या घरामध्ये नरबळी द्यायची पद्धत होती म्हणे जन्मामध्ये एक तरी द्यायचाच नरबळी मनाशी विचार करतोय आता काय आपण म्हातारी झाडू आपल्या पिढीतलं हे काम राहिलेलं आहे अजूनही मग काय करायचं नरबळी एक दिव्या विचार करत होता म्हणे केव्हा काम करावं इतक्या झालं काय त्या दिवशी त्याच्या दारात एक अतिथी आला काय जेवायला मिळेल म्हणाला याच्या मनात आला हे जमेल म्हंटला आज आणि म्हणून त्यानं या म्हटली या या या तुमच्यासाठी स्वयंपाक करतो जिवायला घालतो तुम्हाला स्वयंपाक वगैरे केला आणि गमत अशी होती की त्यावेळेची त्याच्या त्यांची अशी पद्धत होती दोन साक्षीला माणसं बनवायची हा मा मग आता काय ह्याचं वेगळं पान वाढायला पाहिजे म्हणून त्याचं वेगळ्या बाजूला मांडलं उरले कारण वाढताना कळलं पाहिजे किंवा त्यांची पानं वेगळी पान, मांडली या भिक्षुकाला बसवला त्या पानावर आणि हे घरचे यजमान संकल्प सोडून उदक सोडायचं त्यासाठी आज पाणी आणायला गेले पण हे जे बसलेले लोक होते दोघं त्यांना वाईट वाटलं अरे म्हणाले अन्नार्थी आहे आज अन्नाच्या आशाने इथे येऊन बसले पण आज फुकट मारणार आहे म्हणाले म्हणून त्यांनी सांगितलं भटजी बोवा तुम्ही जेवणार आहात पण त्या आमटीचा रंग बघितला का म्हणाले कसा ते त्यात बचनागाचा प्रयोग केला बरं का बचना बचनागाचा प्रयोग केला हे ऐकल्या बरोबर उठले थेट दारात बाहेर ते यजमान आले घेऊ अहो म्हणले आज शंभर रुपये दक्षिणा येणारा या तुम्ही या या ते म्हटले अहो कशाला बांबूची वाट्याला का काय कशाला विषे रांधिली रससोय जरी जेवणाऱ्याला ठवकीवय हो तरी तो ताटाची सांडूदी जाय जायापरी तस विषखाडे नागवे जळत घरी न रिघवे आग लागली आहे कोण जाडून गुजून प्रवेश करेल का जळत घरी धरी करे व्याघरवे धर न करी जेवी आज मुक्काम करायची पाळलेली आहे कुठं वाघायच्या गुहेत कोण जाईल का धडाडीत लोहरशी उडी न घालवे जैसी वास ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात म्हणाले आपल्याला ठोक आहे उन्हाळ्याची अगदी अंगाची तलखी झालेली असली आणि आपण जर समजा स्विमिंग टँक वर पोहायला गेलोय अशी कल्पना कराय टँक वर जातोय असतं केव्हा एकदा कपडे काढून आता उडी मारतोय वास का अंगा असं तापलेलं असतंय ते मारायचं तेच उलट कल्पना कराय अशी एखादी प्रचंड मोठी फाउंड्री आहे खाली सगळा लोखंडाचा रस उकळतोय ते ओदकाम कसं चालतं हे लोकांना बघायला मिळावं म्हणून वरच्या बाजूला अशी गॅलरी तयार केली आहे असं बघा कारण का जवळ जावत नाही महाराज धग इतकी असती म्हणून वरच्या बाजूला अशी गॅलरी केलेली आहे आणि तुम्ही वर्ण बघताय असं रस कसा उकळतोय ओदकाम कसं चाललंय तिथं तुम्हाला असं वाटेल का हो केव्हा एकदा आत ओडी टाकतोय त्या रसामध्ये धडा अडीत लोहरसी उडी न घालवे जैशी न करावे उशी अजगराची उशाला घेऊन झोपावं आता काय अजगर ज्ञानेश्वर महाराज या ओव्यात ज्ञापुरुषाला विषय किसत दुखदायकदायक दाखराग्य है आमज नहीं दुसर पेपर मे नापास बार लक्षा घया तीसरा पेपर शमदमादी षटक मी आपल्याला सांगू का शम दमादी षटक षटक याचा अर्थ सहा गोष्टींचं एक युनिट बरं का त्याला षटकं म्हणायचं शम दम तिथिक्षा श्रद्धा उपरती समाधान या सहा गोष्टी हे शब्द आम्ही फार तर कीर्तन प्रवचनामध्ये कधीतरी ऐकतो परंतु एरवी यांचा आणि आमचा संबंध सुद्धा येत नाही लक्षात घ्या तिसऱ्या पेपरमध्ये नापास बरं का आता राहता राहिला चौथा पेपर कोणता मुमुक्षा बस मुमुक्षा मुमुक्षा याचा अर्थ मोक्षाची इच्छा आमच्याजवळ आहे का हो आम्हाला जर विचारलं तुम्हाला मोक्ष हवा का आम्ही काय उत्तर देऊ सांगा बघू काय मोक्ष होय बर बर मिळाला तर हवा एवढंच इतपतच बस यापेक्षा जास्त याला काय मुमुक्षा म्हणतात का असलीच जर ती मंद बुमोक्षा नव्हे मंद तर नवे नव्हे मंद लक्षात घ्या मोक्षप्राप्ती याचाच अर्थ भगवत प्राप्ती आपल्याला सांगतो आम्ही माणसं कशी आहोत तुकाराम महाराज दारावर देव घेऊन आले बरं का देव याचा अर्थ मोक्ष लक्षात घ्या तुकाराम महाराज दा, देव दारावर घेऊन आलेत विकायला आपण फुकट म्हणायचं विकायला पण फुकट म्हणाले देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर आळशावर हो, गंगा आली म्हणाले अव घ्या लोकांनी काय उत्तर दिले ठोक आहे का देव नलगे देव नलगे का तर म्हणाले साठवणीचे रुंधले जागे देव साठवायचं कुठं तर हृदयरूपी कपाटात साठवायचा पण त्या कपाटामध्ये आम्ही विषयांची घाण भरून ठेवली आहे पण ती आम्हाला प्रिय वाटते ना म्हणून आम्ही ते कपाट रिकाम करायला तयार नाही मग देवाला कुठे ठेवायचा तुमचा तुम्ही घेऊन जावा हे उत्तर आहे आमच्या लक्षात घ्या आम्हाला एकदा कधी एकदा या संसारातनं बाहेर पडू असं झालंय का हो एक मनुष्य एकनाथ महाराजांच्याकडे गेलाय आणि म्हणाला महाराज मला देव दाखवा महाराज म्हणाले ये उद्या माझ्या बरोबर स्नान आलं ये स्नान झालं की तुला देव दाखवतो पाट हे एकनाथ महाराज केव्हा जाता याची वाटच बघत बसला रस्त्यामध्ये महाराज असे निघाले म्हटल्यावर आला पळत पळत महाराज देव दाखवताना अरे चल म्हणाले अरे आंघोळ उदे त्याला गंगेवर नेला कमरेवड्या पाण्यामध्ये उभा केला आणि म्हणाले आता बुडीमार बुडी स्नान झालं की देव दाखवतो त्यानं पाण्यात बुडी मारली आपल्याला सांगतो एकनाथ महाराजांनी आपला पंजा त्याच्या इथं असं मनगुटावर वरती धरला आणि त्याला पाण्यात दाबून धरला बस किती वेळ धरला असेल एक अर्ध मिनिट पाऊन मिनिट इतपतच धरला असेल बरं का परंतु एवढ्या कालावधीमध्ये थोड्या अर्ध मिनिट पाऊन मिनिट एवढ्यात तो अक्षरशः अस्वस्थ झाला धडफड धडफड धडफड धडफड धडफड करायला लागला अक्षरशः शेवटी एकनाथ महाराजांनी हात काढला पाण्याच्यावर आला काळू महाराज तुम्ही मला खरंच देव दाखवणार होता काय म्हणाला अरे तुला देवच बघायचं होता ना म्हणाले बरते म्हणाले मी तुला पाण्यामध्ये दाबून धरलं तेवढ्या वेळामध्ये तुला काय काय आठवलं सांगतोस का जरा काय काय आठवलं घरदार बायकापुरं जमीन जुमला शेतीवाडी पैसा अडका शेअर्स डिबेंचर्स काय काय आठवलं तुला छेव म्हणाला काही नाही मी एकदा केव्हा एकदा पाण्याच्या बाहेर येईन असं मला झालं तर मला सांगा असं आम्हाला कधी झालंय का की या संसारातनं केव्हा एकदा बाहेर पडेन मग याला मुमूक्षा आहे असं म्हणायचं का चौथ्या पेपरमध्ये नापास बर का लक्षात घ्या काय आहे ते मेडिकलला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळायची असली म्हणजे त्या बारावीला बार मार्क किती आहेत बघतात ते पीसी व्ही पी सी एम ग्रुप मध्ये सी टीला मार्क अहो यामध्ये अक्षरशः अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क मिळाले तरी ऍडमिशन मिळाल्याची शाश्वती नसती महाराज पॉइंटमध्ये ऍडमिशन जाते त्यातनं ऍडमिशन समजा मिळालीच ती सुद्धा फ्री सीटची नव्हे पैसे भरून फी भरून सीट मिळाली केवढा आनंद होतो महाराज लक्षात घ्या पॉइंट पॉईंटमध्ये ऍडमिशन जाते एका पॉइंटवर लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव टक्के आणि नव्याण्णव टक्के मार्ग मिळवणाऱ्यांची ही तरहा, तर मग ज्यांना पस्तीस टक्के मार्ग पडलेले आहेत नवे नवे चार दोन विषयामध्ये नाफास झालेली आहेत त्याने ऍडमिशनची अपेक्षा धरावी का तसला प्रकार आमचा आहे आम्ही ज्ञानमार्गाच्या योग्यतेचे नाहीत म्हणजे ज्ञानमार्ग संपला भगवत दुसरा मार्ग सांगतो आपल्याला कर्ममार्ग हा कर्ममार्ग जरी भगवत मार्ग म्हणून शास्त्रानं सांगितला असला तरी सु, तो सुद्धा तितकाच अवघड आहे लक्षात घ्या तितकाच अवघड म्हणजे अक्षरशः ह्या मार्गामध्ये बारा भानगडी असतात अक्षरशः बारा भानगडी देश काल मंत्र तंत्र सोळं या सगळ्या गोष्टी सांभाळून करावं लागतं लक्षात घ्या देश शास्त्र सांगतं की सगळे यज्ञ या वगैरे ही जी, ही। जी कर्म आहेत ही ब्रह्मावर्तात करावीत सगळ्यांना शक्य आहे का होते नाही म्हणजे देश संपला काल प्रत्येक कर्म कोणत्या काळी करायचं हे ठरलेलं आहे बरं का लक्षात घ्या प्रत्येक कर्म कोणत्या काळी करायचं हे ठरलेलं आहे साधं संध्या सांगतो नित्य कर्म बरं का नित्यकर्म म्हणजे ते भुवाने काळात सांगितलं बघा जे केलं असता पुण्य काहीही मिळत नाही पण नाही केलं तर पाप मात्र लागतं त्याला नित्यकर्म म्हणायचं नित्यकर्म म्हणजे काय जे केलं असता पुण्य काहीही लागत नाही पण न केलं तर पाप मात्र लागतं ह्याला नित्यकर्म म्हणायचं उदाहरण सांगू का नित्यकर्माचं चहा नित्यकर्म झालेलं आहे आमचं चहा जर पिलं तर काही पोषक द्रव्य मिळत नाहीत परंतु न पिला तर डोकं मात्र दुप्त हा याला म्हणायचं नित्य ही साधी संध्या केव्हा करायची शास्त्रान निर्बंध घातलेला आहे महाराज उत्तमा तारको भेट मध्यमा लुप्त तारक अधमा सूर्य सहित प्रात संध्या त्रेध तीन प्रकार आहेत म्हणाले उत्तम पक्ष कोणता भल्या पहाटे अजून आकाशामध्ये नक्षत्र चम चम सम चम, चम करतायत अशा वेळेला स्नान करून सूर्यनारायणाला अर्घ्य देणं हा उत्तम पक्ष म्हणून सांगितलाय उत्तमा तारको मध्यमा लुप्त तारक म्हणजे काय तारका आता का सगळ्या लुप्त झालेल्या आहेत चांगलं फटफटलेलं आहे फक्त सूर्यनारायण अजून क्षितिजावर आलेला नाही अशा वेळेला स्नान करून सूर्यनारायणाला अर्घ्य देणं हा मध्यम पक्ष झाला आणि तिसरा अधमा सूर्यसहिता एकदा वर सूर्यनारायण ना आला की मग जी केली जाणारी संध्या म्हटलेला आहे लक्षात घ्या म्हणजे काळाचं महत्व सुद्धा कर्म मार्गामध्ये कसं आहे बघा देश झाला काल झाला मंत्र मंत्र सुद्धा बरोबर ब्रिंचूक अत्यंत आवश्यक असतं आपण परवा वृत्रासुराचं आख्यान ऐकलं बघा त्या वेळेला त्याच्या बापानं जो मंत्र म्हंटला इंद्रशत्रो विवर्धस्व त्याचा स्वर चुकला आणि अर्थाचा अनर्थ झाला म्हणजे मंत्र सुद्धा म्हणणं बिनचुक बारान बारा वर्ष अभ्यास करावा लागतो महाराज सोपं नाही मंत्र तंत्र तंत्र सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बरं का तंत्र तितकंच महत्वाचं आहे आम्हाला काय करायचं असतं केव्हा करायचं असतं काही ठेऊक असत नाही गुरुजी सांगतात आचमन करा आचमन करा म्हटलं तर आता आम्हाला अर्थ कळत नाही आचमन करायचं म्हणजे काय ते गुरुजी सांगतात सरळ तीन पळीनं तीन वेळेला पाणी प्या म्हणतात आता दुसरं काय सांगायचं आचमन म्हटलं तर अर्थच कळत नाही पुण्यावाचन करायचं होतं यजमान पाठावर उभे होते गुरुजी तिथं बसले ते शेजारी आणि चला म्हटले बसा आता आचमन करा केशवायन मा नारायणा माधवायन मा आचवन करा बसा म्हंटले बसा म्हटल्यावर हे यजमान बसले पाठावर पण कसं बसले ठाऊक आहे का बहिर दिशेला बसतात तसं बसले गुरुजी आणि सुरू केव केशवायनमा नारायणान मा आता बर असं बसले तरी ठीक आहे म्हणाले म्हणून गुरुजीने काय सांगितलं आहो बाहेर न आहात नको गुडघ्यात नहात काय म्हणाले गुडघ्यातना हात घ्या म्हणजे गुरुजींचा सांगण्याचा उद्देश असा होता ना ना हा असा हात जो बाहेर आहे तो निदान असं घेऊन तरी आचमन करा यांना गुडघ्यातना हात घ्या याचा अर्थ कळला नाही त्यांनी गुडघ्याच्या खालनं हात घातला तुम्हाला मी हा जोख म्हणून सांगत नाही आहे घडलेली वस्तुस्थिती सांगतोय एकदा असं घडलेलं आहे एके ठिकाणी आम्हाला काहीही ठोक नाही हो जनार्दन वासुदेव प्रियतान श्राद्ध झाल्यानंतर गुरुजी सांगतात हातात पाणी घ्या आणि हो म्हणाले हा म्हणाले म्हणजे त्याला वाटलं की आता सोडतील असं याने प्युर आपलं लक्ष आता काय जागायचं काय आता ह्याला तंत्र म्हणतात काहीही ठेवू नये आम्हाला सांगतो सोळं ओळ तितकच महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो आम्ही अगदी सोळं नेसतो आणि नळाचं पाणी घ्यायचं वाटेत आलं कोणी सरक बाजूला सरक बाजूला सरक बाजूला का मला शिवशील दर की बरं शिवलं तर काय होतं मग मी ओळा होईल की हा ऐसे काही शरीर सोहळे की जे शिवता होत ते ओवळे मला सांगता का खरा सोळा मनुष्य कोण सोळा आणि सोळा मनुष्य कोण सांगता का सोळा आणि सोळा मनुष्य मी सांगू आपल्याला पटतय का बघा सोळा आणि सोळा तो मनुष्य की ज्या सोहळ्या मनुष्याला ओळा मनुष्य शिवला असता त्या सोहळ्याचा ओळा न होता या ओळ्याचा सोहळा व्हायला पाहिजे तर त्या सोहळ्याला खरा सोहळा म्हणायचं पटतंय का बघा हा एकदा गमत झाली आमच्या घरात उन्हाळ्याचे दिवस मुंग्या मुंग्या म्हणजे इतक्या तांबड्या मुंग्या सगळ्याला मुंग्या भाकरीच्या पिठाला कणक्याला डाळीच्या पिठाला सगळ्याला मुंग्या आमच्या मंडळींनी सांगितलं म्हणाले की अहो ते जरा डीडीटी घेऊन या म्हणाले डीडीटी घेऊन या आम्ही बाजारात गेलो एक किलोभर डीडीटी आणली घरी देऊन टाकले दे घ्या दे म्हटलं डीडीटी एक तीन चार दिवसच कट्टाकट्टी गेले तर त्यांनी सांगितलं म्हणाले की अहो पुन्हा डीडीटी आणा म्हणाल्या अहो म्हटलं परवा किलोभर आणली तिके त्याचं काय झालं त्यांनी सांगितलं त्याचं पिठलं गेलं म्हटलं अरे डीडीटीचं पिठलं करतात काय अहो म्हटलं ती डीडीटी होती अहो कसली डीडीटी म्हटल्या त्या डीडीटीलाच मुंग्या लागल्या मला सांगा डीडीटीला जर मुंग्या लागल्या तर त्याला कीटकनाशक म्हणायचं का हा तस सोळा कोण ओळा कोण अह सोहळ्याला जर ओळा शिवला तर त्या ओळ्याचा सोहळा व्हायला पाहिजे मला सांगता का सांगा भाऊ की खोळ्याचा डॉक्टर श्यावणा केवा म्हणायचा खोळ्याचा डॉक्टर शाणा केव्हा म्हणायचा सांगा बघू हा अहो त्या डाक्टरच्या सान्निध्यामध्ये एखादा खोळा जर नेऊन ठेवला तर ह्या शाण्या डॉक्टरचा खोळा न होता ह्या खोळ्याचा शहाणा व्हायला पाहिजे तर बरोबर आहे का तसला प्रकार आहे महाराज आम्ही सोहळं ओळ करतो सोहळं नेसायचं सरक सरक म्हणायचं आणि नाळाचं पाणी घ्यायला जायचं मी आपल्याला सांगतो नळाचं पाणी घ्यायचं आज चांबड्याचं चा वाशन असतोय कसलं सोहळं करतोय आम्ही सोळ हळू तितकंच महत्वाचं आहे बारा भानगडीचा म्हटलं ना कर्ममार्ग तितकाच महत्वाचा आहे तितकाच आवघड आहे लक्षात घ्या आम्हाला हे काय सगळं आणि त्यातही महत्वाची बाब सांगतो बरं का या सगळ्या बारा भानगडी सांभाळून आम्ही जरी एखादं कर्म केलं तरी सुद्धा शास्त्र असं सांगत की कर्तृत्वाचा मध आणि कर्मफलाचा आस्वाद या दोन गोष्टी सोडल्याशिवाय त्या कर्माचं योग्य फळ मिळत नाही ते कर्म मोक्षाला प्रापक ठरू शकत नाही लक्षात घ्या कर्मफलाचा आस्वाद आणि कर्तृत्वाचा मध कर्तृत्वाचा मध याचा अर्थ काय तर हे कर्म मी केले ही भावना गेली पाहिजे महाराज जाता जात नाही मगाशी आपण बघितलं त्या राजाच्या बाबतीत जाता जात नाही आणि हे कर्म मी केले ना तर त्याचं फळ मला मिळालंज पाहिजे ही मनात एक भावना असती या दोन्ही गोष्टी जाव्या लागतात अवघड आहे महाराज कर्ममार्ग ही तितकाच अवघड आहे मार्ग तितका ध्यानमार्ग तित लक्षित